वाल्मिकि रामायण धकांड सर्ग एकविसावा अशा प्रकारचा विचार करून ब्राह्मण श्रेष्ठ नारद पटपट पावले उचले जे घडले ते यमाला सांगण्याकरता त्याच्या सदनाकडे गेले तेथे तो अग्निला पुढे ठेवून प्राण्यांची जी जशी करमे त्या अनुसार निवाडा करीत महर्षी नारद झालेले पाहून यमाने त्यांना योग्य अर्घ्य इत्यादी देऊन सुखासन दिले आणि तो त्यांना म्हणाला देवर्षे सर्व क्षेम आहे ना धर्म नष्ट होत नाही ना देव गंधर्वांच्या सेवेला पात्र असणारे मुने आपले आगमन कशा करता बरे झाले भगवान नारद ऋषी त्याला म्हणाले सांतोय आणि योग्य ते काय करायचे ते तू ठरव तू, तू जिंकण्यास अत्यंत कठीण आहेस हे जरी खरे असले तरी पितरराज दशद्रेव नावाचा राक्षस आपल्या मा पराक्रमाने तुला जिंकण्याकरता इकडे येत आहे या कारणास्तव मी प्रभो थोडी दंड आयुष तू हाती घेतलेले आहेस तरी तुझे पुढे काय बरे होणार एवढ्या दूरवर उगवत्या सूर्याप्रमाणे झळकणाले त्या राक्ष विमान येत असलेले दिसले महाबलवान दशग्रिव त्या पुष्पकाच्या तेजाने तो सर्व प्रदेश उजळवीच जवळ येऊन ठेपला तेथे महाबहु जिकड़े वध करीत असताना व त्यांना क्लेश देत असताना मोठमोठ्याने हो किंचाळून ओरडा करीत असलेले दिसले कृमी त्या प्राण्यांना खात होते भयंकर कुत्री त्यांना चावत होती आणि कानाना असह्य होतील असे भयानक आवाज प्राणी काढत होते रक्ताने भरपूर भरलेल्या वैतरणीतून त्यांना पोहून जायला लावित होते तापलेल्या वाळूत मधून मधून त्यांना तापवित होते अधार्मिकाना खडगाच्या पात्यांच्या असंख्य धारांवर टाकीत होते तसेच रौरवातील खारट नद्यात आणि वस्त्र्यांच्या धारावर त्यांना टाकीत होते कोणी पाणी पाणी करीत असणारे तहानलेले आणि भुकेलेले होते दीन, ले ले, भरून, ले ले। शरीर रुक्ष धावत असलेले शेकडो हजारो निजीव रावणाला तेथे दिसले कित्येक आपल्या केलेल्या पुण्या उत्तम उत्तम गृहात गाणी बजावणी ऐकत आनंद करीत असलेले त्याला दिसले ज्याने गोप्रदाने केली होती ते गोरस ज्याने अन्नदाने केली होती ते अन्न आणि ज्याने घरे दिली होती ते घरे याप्रमाणे आपापल्या कर्मांची फळे भोगत होते इतर धार्मिक लोक सुवर्ण रत्ने मोती यांच्या अलंकारांनी शोभणाऱ्या सुंदर स्त्रियांना घेऊन आपल्या तेजाने झळाळत असणारे राक्षस राज रावणाला दिसले मग बलवान बसांकडून मृतावस्थेनंतर जेव्हा त्यांची सुटका झाली तेव्हा त्या अनपेक्षित अतर्कित सुटकेने त्यांना काही काळ सुख झाले पण मृतावरच्या पहारेकऱ्यांना अतिशय संताप आला ते राक्षस राजाच्या अंगावर धावले आणि त्या धावून येणाऱ्या यमधर्माच्या ये शूर सैनिकांचा सर्व दिशातून गर्जना ध्वनी झाला ते शूर शेकडो हजारोनी हजारो शक्ती तोवर, शूर मुसळे ही आयुध्य घेऊन पुष्पकावर तुटून पडले मधमाशांच्या थव्या प्रमाणे तुटून पडून त्यांनी पुष्पकामधील आसने प्रासाद बैठका वेशी तडातड मोडून काढल्या देवांचे अधिष्ठान असलेले ते पुष्पक विमान युद्धात मोडले तोडले जात असता ब्रे ते, ते तसे महात्मा यमाची, सेना फार मोठी असंख्य होती तिच्यात पुढे राहून लढणारे शेकडो हजारो शूरवीर होते मग रावणाचे महावीर सचिव मनाला येईल त्याप्रमाणे आणि शक्तीप्रमाणे वृक्षाने पर्वताने शेकडो प्रासाने युद्ध करू लागले राजा दशानंही युद्ध करू लागला सर्व प्रकारच्या शस्त्रांचे आघात होऊन ते रक्ता अमहत्याने महाभागाने आणि रावणाच्या मंत्र्यांनी एकमेकांना आयुधाने यथास्थिती झोडपून काढले पुढे त्या अमहत्याना सोडून देऊन यमाचे ते महाबलवान योद्धे शिवलांचा वर्षाव करीत दशाननावर धावून गेले त्यांच्या प्रहाराने त्याचे सर्वांग जर्जर आणि रक्त बंबाळ होऊन तो राक्षस राजा त्या पुष्पकात फुललेल्या अशोक वृक्षासारखा दिसू लागला त्या बलवंताने आपल्या अस्त्रबळाने शूल गदा प्रा शक्ती तोमर बाण शिळा आणि वृक्ष यांचा भडीमार केला झाडांचा शिळांचा आणि शस्त्रांचा अति दारुण वर्षा यमसैन्यावर होऊन ते धरणेवर पडले त्या सर्व आयुष्याना तोडून त्या अस्त्रालाही नष्ट करून त्याने शेकडो हजार त्या राक्षसावर जसे मेघ समुदायाने वेढावे तसे त्याला सर्वांनी वेढले आणि भिंधीपाल व यांनी इतके गुदमरून टाकले कि त्याला श्वासही घेता येणार त्याचे कौश तुटले रक्ताच्या धाराने तो भिजून चिंब क्रुद्ध झाला आणि पुष्पक टाकून देऊन भूमीवर येऊन उभा राहिला थोड्या वेळाने भानावर येऊन क्रुद्ध होऊन काळासारखा तो उभा राहिला आणि हाती धनुष्य बाण घेऊन तो समरांगणात पुढे मग आपल्या धनुष्यावर धनुष्य कानापर्यंत ओढून शंकराने त्रिपुरासरा सोडावा तसा तो बाण मोठ्या आवेशाने सोडला त्या बाणाचे रूप धुराने आणि ज्वाळासमूहाने युक्त असलेल्या वन उन्हाळ्यातील वाढत्या दावा नेसभक्षी राक्षसाच्या सैन्यात जणू महेंद्राचे ध्वज खाली कोसळत तसे ते सैनिक कोसळले तेव्हा महाप्रतापी राक्षसाने आपल्या सचिवांसह हो, भूमीला थरकापू थरका येणारा प्रचंड घोष केला उत्तराखंडाचा एकविसावा सर्ग समाप्तो